पलीकडे जाऊ की नको एक हिरवागार डोंगर होता त्याच्यावर एक घोडी आणि तिचे शिगरू राहत होते शिगरू नेहमी आईच्या अवतीभावती फिरत असायचं तिला सोडून ते कधीच दूर जात नसे एक दिवस घोडीनं शिगरूला सांगितलं बाळा तू असा मला सारखा चिकतून का राहतोस आता तू मोठा झालायस काम करायला कधी शिकणार शिगरू म्हणाल मला सांग ना काहीतरी काम मी तर तयारच आहे घोडी म्हणाली असो चला तर मग आत्ताच सुरुवात करूया हे धान्याचं पोतं गिरणीत घेऊन जा बघू छोटं शिगरू उत्साहानं कामाला लागलं धान्याचं पोतं पाठीवर घेतलं आणि मजेत गिरणीकडे जायला लागलं थोडच अंतरावर गेल्यावर ते अचानक थांबलं अरे ही तर नदी आहे यातून पाणी वात आहे ती ओलांडून पलीकडे जाऊ की नको त्याला काहीच सुचे तो इकडे तिकडे पाहू लागला तर त्याला दिसला एक बैल तो आरामात चारा खात होता छोट्या घुड्यानं त्याला विचारलं बैलका का, का बैल का, का मी नदीतून पलीकडे जाऊ का अरे पाहतोयस ना पाणी तर माझ्या गुडघ्यान इतके देखिल नाही तुला त्यातून सहज पलीकडे जाता येईल शिगरूला आता धीर आला तो नदीकडे जाऊ लागला अरे थांब थांब घाई करू नकोस कुठून तरी आवाज आला कोण है? शिगरूनं मान वर करून पाहिलं झाडाच्या एका फांदीवर खारुताई बसली होती ती म्हणाली या बैलावर मुडीच विश्वास ठेवू नकोस नदी खूप खोल आहे काल माझा एक मित्र त्या नदीच्या पाण्यात वाहून गेला नदी खोल आहे की नाही छोट्या घोड्याला काहीच कळेना घरी जाऊन आईलाच विचारून येतो असा विचार करतच शिग्रू परत आईकडे आले त्याला परत आलेलं पाहून आईला आश्चर्य वाटले आई विचारली हे काय इतक्या लवकर कसा परत आलास शिग्रूनं उत्तर दिलं रस्त्यात एक नदी होती आई ती खूप खोल आहे का ग आई म्हणाली हे तुला कोणी सांगितलं मी तर दिवसातून कितीतरी वेळा तिथून जाते छोटा घोडा म्हणाला पण एक तर खरं बैलकाका म्हणाले की मला तिथून जाता येते पर खारूताई म्हणाली की मी पाण्यात वाहून जाईन मग मी करायचं तरी काय आई हसली आणि म्हणाली बैलकाका किती उंच आहेत आणि खारूताई किती उंच आहे ते तुला पहा तुझी आणि खारूताईची जरा तुलना करून बघ म्हणजे तुलाच कळेल की तुला नदी ओलांडता येईल की नाही ते हो आत्ता कळलं नदी माझ्यासाठी खोल नाही छोटा घोडा मग आनंदानं परत नदीकडे जायला निघाला